स्कंद सहावा अध्याय चोवीसावा विक्षेप शक्तीचे कारण जन्मेजे जन्म हे भगवान पण तो सर्वांचा कसा झाला तो स्वतंत्र असताना परतंत्र का धला? हे आपण मला निवेदन करा व्यास म्हणाले हे राजा नारदा पासून ऐकलेले हे आख्यान मी तुला निवेदन करतो एकदा नारद मुनी आपले सुस्वर विणावाद्य वाजवीत माझ्या आश्रमात आले ते शम्याप्रास नावाचे सरस्वतीचे पवित्र स्थान आहे मी नारदाला नारद तोच प्रश्न केला मी म्हणालो हे मुनी श्रेष्ठ या असत आहे कोठे कोणत्याही योनीत सुख नाही आता माझेच पाहना द्वीपात जन्म होताच माझ्या मातेने माझा त्याग केला आश्रय नसताही मी देव बलावर वाढलो नंतर मी उग्र तप केले पुत्र प्राप्तीसाठी शंकराची तपश्चर्या केली पुढे मला शुक नावाचा ज्ञान संपन्न झाला मी त्याला सर्व वेदांचे सार शिकवले तो नंतर हिंडू त्या लागला त्याच्या विराने तो मला सोडून निघून गेला नंतर मी कुरुजंगल देशात जाऊन मातेचे स्मरण केले नंतर शंतनुराजाने तिचा स्वीकार केल्याचे ऐकून मी सरस्वतीच्या तीरावर आश्रम बांधून तेथेच राहू लागलो शंतनुच्या पश्चात भीष्माने तिचे पुत्रासह रक्षण केले चित्रांगदा भीष्माने राजावर बसवले पुढे राजा मृत झाला सत्यवती दुःखी झाली तेव्हा मी आणि भीष्माने तिला धीर दिला नंतर भीष्माने विचित्र राज्याभिषेक केला नंतर काशीराजाच्या दोन कन्याना भीष्माने जिंकून आणले आणि विचित्र वीर्याचा त्यांच्याशी विवाह केला पण तो अवस्थेत मरण पावला तेव्हा काशी राजाच्या कन्या पतीवियोगामुळे अतिव दुःखी होऊन सासूला म्हणाल्या सासूबाई आम्ही पती बरोबर सहगमन करून स्वर्गाला जातो पण माझ्या मातेने आपल्या सुनापासून परावृत्त केले नंतर राजांचे अर्वधही केले पुढे मातेने माझे स्मरण केल्यामुळे मी तिथे गेलो तेव्हा पुत्रशोकाने विव्हल झालेल्या मातेला मी म्हणालो हे माते तू माझे का स्मरण केलेस मी तुझे कोणते कार्य करू माता म्हणाली हे पुत्रा पुढ होऊ नये म्हणून मी तुला आवाहन केले आहे तू उद्धार कर। या ह्या वेळ यवन सुनांशी तू समागम करून त्यांचे ठिकाणी पुत्र उत्पन्न कर त्यामुळे तुला दोष लागणार नाही मातेच्या भाषणाने मी चिंताक्रांत झालो आणि लज्जित होऊन नम्रपणाने म्हणालो परदारा सेवन हे महापातक आहे मी धर्मज्ञानी असून असा व्यभिचार कसा करू अन्यायाने कुलरक्षण करणे योग्य नाही तेव्हा माता शोकव्याप्त होऊन म्हणाली हे पराशर पुत्रा वंशरक्षण भावे अशी माझी इच्छा आहे माझ्या आज्ञेमुळे तुला दोष लागणार नाही गुरुजनांचे वचन हा प्रमाण मानून तू हे कार्य करोकाने संतप्त झालेल्या तुझ्या मातेला सुख होईल त्यावेळी गंगानंदन भीष्म धर्मनिर्णय जाणून मला म्हणाला हे निष्पा मातेच्या आज्ञेमुळे तुला दोष लागणार नाही हे त्यांचे भाषण ऐकून मी ऋतुस्त झालेल्या अंबिकेशी रद्द झालो पण तपसव्यांबद्दल उदासीन असलेल्या तिला पाहून मी म्हणालो तू यावेळी डोळे मिटलेस म्हणून तुला अंधपुत्र होईल तेव्हा दुसऱ्या दिवशी मातेने विचारले हे पुत्रा काशीराजाच्या कन्याच्या ठिकाणी पुत्र होईल ना मी लज्जित होऊन म्हणालो माझ्या शापामुळे तिला अंधपुत्र होईल ऐता अत्यंत कठोर शब्दी मात ने मजी निर्भत्सना अध्याय चोविवा समाप्त